कांड, सर्ग एकावन्नाने काळे काळे लि आलेल्या महाभागात धर्मचारिणी तपस्विनीला हनुमानाने प्रश्न केला आणि तो तिला म्हणाला भूकेने आणि तहाने व्याकुळ होऊन आणि सर्व प्रकारे थकून भागून आम्ही अचानक या अंधारलेल्या बिळात प्रवेश केला तहानहून आम्ही या धरणीच्या बिळात प्रवेश केला खरा पण या अशा प्रकारच्या विविध आणि अद्भुत वाटण्यासारख्या वस्तू पाहून आम्ही घाबरून बावरून गेलो आहोत आमची मती गुंग झालीय उगवत्या ते सूर्यासारखे तेजस्वी हे सुवर्ण वृक्ष कुणाचे शुद्ध आहार योग्य फळेमुळे सोन्याच्या इमारती मोत्यांच्या जाळ्याने झाकलेल्या सोन्याच्या खिडक्या असलेली ही रुपेची घरी कुणाची फुले फुले फळे असलेले पुण्यमय सुवास असलेले सुवर्णमय वृक्ष कोणाच्या तेजाने वाढले स्वच्छ अशा पाण्यात उत्पन्न झालेली ही कमळे सोन्याची आणि मत्स्य आणि कासवे सोन्याची कसे दिसतात तुझ्या स्वतःच्या प्रभावामुळे हे सर्व आहे की कोणाचं हे तपोवन आहे आम्हाला काहीच माहिती नाही आम्हा सर्वांना तू हे सगळे सांगावेस हनुमंताने असे विचारले तेव्हा धर्मचारिणी तापसी जी सर्व भूतांचे हित करण्यात रत असे ती हनुमंताला उत्तरली वानश्रेष्ठा महा तेजस्वी मय नावाचा मायावी आहे त्याने आपल्या मायेने हे सर्व सुवर्णाचे वर निर्माण केले आहे तो सहस्त्र वर्षे या महावनात तप करीत असता त्याला पितामह ब्रह्मदेवाकडून वर मिळून उशनसाचे सर्व धन प्राप्त झाले त्या बलवंताने हे सारे निर्माण करून सर्व कामांचा उपभोग घेतला का। त्या महावनात तो काही काळ सुखाने राहिला त्याची हेमा अप्सरेवर आसक्ती दडली तेव्हा त्या दानव्याला इंद्रदेवाने मा हे सुवर्ण सावर्णीची मुलगी स्वयंप्रभा त्या हेमाचे हे, हे घर राखत आहे वानरुत्तमा माझी प्रियसखी हेमा नाच गाणे प्रवीण आहे तिने वर दिल्यामुळे मी या मोठ्या भवनाचे तुम्ही कोणते कार्य घेऊन काय हेतू धरून या वनात येणे केलेत हे अत्यंत कठीण असे वन तुमच्या दृष्टीस कसे पडले इतली शुद्ध आहार योग्य मुळे आणि फळे खाऊन आणि पाणी पिऊन तुम्ही मला हे सरे सारे सांगावे किश्किंदा खांडाचा एकावन्न सर्व